स्कंध दुसरा अध्याय दुसरा व्यासांचा वेदव्या महा तेजस्वी पराशर मुनी तीर्थयात्रेला जात असता यमुनेच्या काठावर आले कोळी तिथे भोजन करीत बसला होता त्याला पराशराने मला पलीकडे पोहोचव असे सांगितले तेव्हा मुनीच्या शब्दाला मान देण्यासाठी तो कोळी आपल्या मुलीला म्हणाला मत्स्यगंधे तू या मुनीला पहिल्या तीरावर पोहोचव कारण यांना पलीकडे जायचे आहे पित्याचे हे शब्द ऐकताच ती मत्स्य कन्या होडग्यात बसवून पराशर मुनिना पैलती सुंदर पाहून काम विभाग झाले आणि यवनात परिपूर्ण पदार्पण केल्यामुळे जिथे स्तन पुष्ट झाले आहेत अशा त्या मत्स्यगंधेच्या हाताला त्यांनी स्पर्श केला तेव्हा ती सुहास्यवदना म्हणाली आपण वैशिष्ट्य पुत्र असून आपल्या कुला विद्येला आणि तपाला हे योग्य आहे का आपण मदनाने पीडित होऊन काय करण्याचे ठरवले आहे हे विप्रश्रेष्ठ दुर्लभ अशा मानव जन्मात ब्राह्मणत्व मिळणे अधिक दुर्लभ तेव्हा आपण व्युत्पन्न असूनही माझ्यासारख्या मत्स्यगंधाला पाहून आपली बुद्धी विचारित अमोघानी बीजा माझ्याजवळ असे काय पाहिलेत म्हणून आपण कामातूर होऊन माझ्याजवळ येत आहात शिवाय आपण धर्माकडेही लक्ष देत नाही असे ती मुनीना म्हणाली ती मनात विचार करू लागली मुनी मुनी हे मुनी माझा उपभोग घेण्यासाठी श्रवून तर महाभाग्यवान मुने आपण पहिलं जाईपर्यंत तरी धीर धरा ते योग्य कारण ऐकताच पराशराने तिचा हात सोडला ते नदीच्या पलीकडे गेले मदन विवल मुनी पुन्हा मत्स्यगंधीचा हात धरला ती थरथर कापू लागली आणि म्हणाली हे मुनिवर्य माझ्या देहाला येणाऱ्या दुर्गंधीमुळेशर मुनिनी एका क्षणात तिला सर्वांग सुंदर आणि खूप दूरवर सुगंध पसरेल असे दिव्य आणि संपन्न केले अशा प्रकारे कस्तुरीप्रमाणे सुगंधित केल्यावर पराशराने पुनरपी तिचा हात धरला पण शुभलक्षणी सत्यवादी प्रसिद्ध पाले सुंदरी मुनिवर्य लोक पहात पिता ही पलिक पशुतुल्य सुख आनंद देते नहीं रईपर्यत थनुष्याला धर्मा प्रमाण रिभोग संगित दिवसमागम के महादोष लगते इतर मनसे ही पहात है रेपर्यंत कामवासना आवरुण धरा हे तिचे भाषण ऐकताच पराशर मुनी आपल्या बला तेव्हा ती सुवर्धना म्हणाली महाराज मी कुमारी आहे आपण माझे उपभोग घेऊन निघून जाल आपले वीर्य निश्चितच वाया जाणार नाही तेव्हा मला गर्भ राहिल्यावर मी पित्याला आणि इतरांना कसे तोंड दाखवू पुढे माझी काय अवस्था होईल तेव्हा मी कसे वागावे हे मला सांगा पराशर म्हणाले माझी इच्छा पूर्ण केल्यावरही तू कन्याच राहशील हे भीत्या स्त्रीय तू इच्छेस येईल तो वर माग हे मुनी जगात, माझा पितरा नाही न ना समजेल आणि माझ्या कौमार्याची हानी न होईल असे आपण करा तसेच मला आपल्या अद्भुत वीरवान पुत्र व्हावा तसेच मी सर्वदा असेच सुसित असावे माझी यवनावस्था नित्य नवी असावी हे सुंदरी विष्णूच्या अंशापासून तुझा ठिकाणी शुभ पुत्र होईल तो त्रिलोक्यात ख्याती पावेल मी ज्या अर्थी तुझ्याविषयी कामातुर झालो आहे त्या अर्थी तसेच काहीतरी न सांगता येण्यासारखी कारण असले पाहिजे दैव कुणालाही ओलांडता येत नाही दुर्गंध युक्त असूनही मला तुझा मोह का व्हावा असो तुझा पुत्र पुराण कवी होईल वेदवेत होऊन वेदांचे विभाग करील असे त्या वश मदनालाही मागे सारील असा सुंदर पुत्र यमुनेच्या बेटामध्येच तिला प्राप्त झाला थोडा मोठा झाल्यावर तो महाबलिपुत्र मातेला म्हणाला हे माते तू यथेष्ट गमन कर मी कुठेतरी तपश्चर्या करण्याकरता जातो तू केव्हाही स्मरण करताच हे माते मी तुला दर्शन देईन सत्यवतीचे कल्याण चिंतून व्यास निघून गेले द्वीपातच त्यांचे बालपण गेल्यामुळे त्यांना द्वैपायन हे नाव मिळाले सत्यवती आपल्या पित्याकडे पुरोवत राहू लागली विष्णूचा अंश व्यासांच्या ठिकाणी असल्याने तो जन्मतः वृद्धिंगत झाला निरनिराळ्या तीर्थांची स्थाने करून त्यांनी तपश्चरीस सुरुवात केली पुढे कलियुग आल्यानंतर त्यांनी वेदांचे भाग केले विभागावर वेदांचा विस्तार केल्यामुळे त्यांना लोक व्यास म्हणू लागले त्यांनी पुराण संहिता आणि महाभारताची रचना केली असुक सुमंत पैल वैशंपायन ह्या शिष्यांना व्यासांनी वेदांचे विभाग शिकवले अशा प्रकारे सत्यवती व तिचा सुपुत्र यांची निर्मिती झाली सर्वांनी मुनींच्या वागण्यातील गुणच उचलले पाहिजे कारण न सांगता येणाऱ्या भवितव्यासाठीच काही गोष्टी घडत असतात नाही तर मत्स्योदरामध्ये सत्यवती जन्माला येऊन पराशरांची तिचा संयोग व्हावा आणि पुढे तिचे शंतून पाणीग्रहण करावे ह्या घटना कशा संभवतील शिष्टसंमत नसलेले कार्य त्या मुनिवर्च्या हातून घडले कसे म्हणूनच ही आश्चर्यकारक घटना मी तुम्हाला विस्ताराने कथन करीत आहे असे सूत म्हणाले हे कथानक जो ऐकेल तो पापमुक्त होईल अध्याय दुसरा समाप्त